लिलाव नसीरुद्दीनकडे एक गाढव होते ते खाण्यात अगदी पटाईत होते पण एक नंबरचे काम चुकार नसीरुद्दीनला ते गाढव मुडीच आवडत नव्हते त्यांनी विचार केला याला विकूनच टाकूया तेच बरे होईल एक दिवस सकाळी नसीरुद्दीन गाढवाला घेऊन बाजारात गेला संध्याकाळी घाईघाईनं घरी आल्यावर बायकोला म्हणाला आज मी काय केले माहित आहे सकाळी बाजारात गेल्यावर लिलाव करणाऱ्या माणसाकडे गाढव देऊन टाकले आणि त्यांना सांगितले की याला चांगल्या किमतीला विकून टाक लिलाव करणाऱ्यानं गाढवाची खूप तारीफ करायला सुरुवात केली तो जोर जोरात ओरडून सांगू लागला हुशार व्यापाऱ्यां इतके उत्तम गाढव परत मिळणार नाही घाई करा लवकर या पहा तरी गाढवाचे लांब कान पहा याचे पाय पहा किती बळकट आहेत आणि दात तर पहाच फार छान तरुण गाढवय या या असं म्हणत बोली लावू लागला बस मग काय लोक पण आपापली किंमत सांगू लागले एका गिराईकानं तीन मोहरांची बोली लावली पण लिलाव करणारा तिथेच थांबला नाही मग लोक दहा पंधरा मोहरासुद्धा द्यायला तयार झाले आणि अशी किंमत वाढत केली अखेर नसीरुद्दीन बोलतच होता आणि तेवढ्यात घराच्या अंगणातून गाढवाच्या रेकण्याचा आवाज आला नसीरुद्दीनच्या बायकोनं अधीर होत विचारले शेवटी झाले काय ते तर सांगा लवकर बोला नसीरुद्दीन गर्वानं मनाला, मी विचार केला इतके गुणी गाढव हो, मी कशाला विकू मीच ती स्मोरा देऊन स्वत तो गाढव हो, विकत घेऊन आलो